वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्ग अठ्ठेचाळीसावा हनुमानाकडून अक्षय कुमार मारला गेल्यानंतर महात्म्या राक्षस राजाने मन कसे बसे स्थिर ठेवून देवासारख्या तेजस्वी इंद्रजीताला रागाने आज्ञा केली तू अस्त्र वेदता आहेस शस्त्रे श्रेष्ठ आहेस सूर आणि सुद्धा रडायला लावणार आहेस इंद्रासकट सर्व देवांना सुद्धा हात दाखवणारा आणि ब्रह्मदेवांची आराधना करून अस्त्रांचा संग्रह करणारा असं तू आहेस तुझ्या अस्त्रबलाशी गाठ पडले असता इंद्राचा आश्रय नसतानासुद्धा देव आणि मरुद्गण रणात तुझ्या पुढे उभे राहू शकले नाही युद्ध करताना श्रमला नाही असा तिन्ही लोका तुझ्या वचून कोणी नाही स्वतःच्या बाहुबळाने आणि तपाने तू सुरक्षित आहेस सर्व देशात आणि काळात तू श्रेष्ठ आहेस तू सर्वात बुद्धिमान आहेस युद्धविषयक कर्मात तुला अशक्य असे काही नाही बुद्धिपूर्वक मंत्रणा करताना तुला करता येत नाही असे काही नाही तुझे अस्त्रबल आणि बल काय आहे हे न जाणणारा तिन्ही जगात कोणी तपास आणि बळात तू मला शोभणार आहेस युद्धात तुझा पराक्रम आणि अस्त्रबल माझ्यासारखे आहे रणसंघर्षात तू असलास की माझ्या मनाला कष्ट होत नाही ज्या जयाविषयी मन निश्चिंत असते किंकर सर्व मारले गेले जम्बूमाली राक्षस मारला गेला अमात्यपुत्र पाच वीर सेनापती तेही मारले गेले घोडे हत्ती रथ यांनी अत्यंत संपन्न अशा आपल्या सेना त्या मारल्या गेला। महोदर भुईसपाट झाला कुमार अक्षय मारला गेला पण हे शत्रू जमना तुझ्याच माझे जे सत्व आहे ते त्यांच्यात नव्हते जे महान सैन्य मारले गेलेले पाहून आणि वानराचा प्रभाव पराक्रम लक्षात घेऊन तसेच आपल्यामध्ये काय शक्ती आहे याची तपासणी करून स्वतःच्या बळाला पेलेल असा जोर हे श्रेष्ठ अस्त्र व्यक्त्या तू कोणत्या रीतीने जवळ गेल्याने सैन्याच्या कत्तलीने शांत झालेला शत्रु कायमचा शांत होईल त्याची पाहणी करून आणि आपल्याने शत्रूचे बळ जोखून कार्याला सुरुवात कर वीरा सेना समूहरूपाने जरी असल्या तरी त्या रक्षण करू शकत कर। नाही हे विशाला वज्र घेऊन जाण्याचाही अर्थ नाही वाऱ्याच्या गतीला काही प्रमाण नाही आणि जो अग्निसारखा आहे त्याला आयुधाना मारणेही शक्य नाही असे हे तात्पर्य पुरतेपणी लक्षात घे कारण आपल्या कर्मात सामंजस्य राखल्यामुळेच चित्त स्थित राहते या दिव्य धनुष्याच्या शक्तीची आठवण ठेव आणि जा हानी न होईल अशा रीतीने कर्म सुरू कर मी तुला पाठवित आहे हा विचार श्रेष्ठ आहे एवढेच नव्हे हा राजधर्माचा आणि क्षत्रियाचा विचार मानला गेला हे शत्रू दमना संग्रामात जर विजय मिळवण्याची इच्छा असेल तर नाना शास्त्रातील निपुणता हस्तगत करणे आवश्यक ते बोलणे ऐकल्यानंतर देवासारखे तेज असणारा तो वीर स्वामीला प्रदक्षिणा करून अति त्वरेने रणाकडे जाण्याकरता उद्युक्त झाला मग आप्तगणाने इंद्रजिताचा सन्मान केला आणि तो युद्धाच्या मदाने कंबर कसून संग्रामात दाखल झाला तो कांतिमान विशाल नेत्रांचा राक्षस राजाचा महा तेजस्वी पुत्र पर्वकाळी समुद्र उसावतसा तसा खवळून बाहेर पडला गरुडासारख्या वेगाचे टोळ्यात दात असलेले चार मस्त हत्ती जोडलेल्या सर्व सामग्रींनी युक्त अशा रथातो असह्य वेगाचा इंद्रासारखा इंद्रजीत चढला तो धनुर्धरात श्रेष्ठ शस्त्रास्त्र वेत्यात श्रेष्ठ असणारा इंद्रजीत रथ घेऊन जेथे हनुमान होता तेथे गेला त्याच्या रथाचा गडगडाटने धनुष्याचा टणकार ऐकून तो वानरवीर आनंदून गेला इंद्रजिताने धनुष्य घेऊन धारधार फाळ असलेले बाण लावले आणि हनुमंताचा नेम धरून तो रणकुशल वीर निघाला हाती बाण घेऊन युद्धाकरता मोठ्या हर्षाने रणभूमित्व आला असताना साऱ्या दिशा अंधारल्या पशु भयंकर आवाज कळू लागले नाग यक्ष महर्षी चक्र चक्रचर सिद्ध तेथे आले आणि पक्ष्यांचे थवे आकाश घेरून अत्यंत हर्षयुक्त होऊन उच्च स्वराने ओरडू लागले इंद्रध्वज लावलेला रथ घेऊन त्वरेने येताना त्याला पाहून वानराने प्रचंड गर्जना केली आणि तो आणखी वेगाने चढला इंद्रजिताने हाती रंगीबेरंगी धनुष्य घेऊन दिव्य रथात बसून ते धनुष्य तांडले त्याचा विजेच्या कडकडाटासारखा आवाज होऊ लागला मग अतिशय चपळ आणि महाबलवान रणाच्या बाबतीत निर्भीड असणारे ते दोघे म्हणजे तो वानर आणि राक्षस राजाचा पुत्र देवराज आणि असुरराज यांच्यासारखे हाड वैर असलेले एकत्र आले युद्धात मान्यता पावलेल्या त्या वीर धनुर्धारी महारथीच्या शरांचा वेग त्यांनी चुकवला आणि आपले शरीर वाढवून तो अप्रतिम वीर आपल्या पित्याच्या वायूच्या मार्गावर फिरू मग लांबसर तीक्ष्ण फाळ उत्तम पेरे असलेले आणि सोन्याची रंगी बेरंगी पिसे लावलेले बाण चांगले ताणून आणि विजेच्या वेगाने शत्रूचा निपात करणाऱ्या त्या वीरांनी सोडले त्या रथाचा घडगडाट रणभेरी रणहलगी इत्या इत्यादींचा आवाज तसाच ओढलेल्या धनुष्याचा घोष ऐकून तो वानर पुन्हा वर उडाला तो महाकपी सुटणाऱ्या शरांच्या मध्यातून चपळाईने फिरू लागला त्याचा नेम धरून मारलेल्या बाणांचा नेमक तो, तो, तो वायुपुत्र हनुमान उडाला ते उभयता वेगाने संपन्न आणि युद्धकलेत कुशल असे होते सर्व प्राणीमात्रांचे मन ओढून घेईल अशा रीतीने ते, ते दोघे उत्कृष्टपणे लढत होते हनुमानाच्या मनातले राक्षसाला कळत नव्हते तो त्या महान योद्ध्याच्या मनातले मारुतीला कळत नव्हते ते दोघे देवासारखे पराक्रमी एकत्र भिडून एकमेकांना दुस्सह होईल असे लढत होते पण आपले अमोघ शर असे नेम धरून मारले जात असताना व्यर्थ जात असे पाहून त्या महात्म्याला फार मोठी चिंता वाटू लागली त्याने समाधी लावून मन एकाग्र केले तेव्हा राक्षस राजपुत्राला समजून आले की हा कपि अवध्य आहे त्या वानर त्याला पकडण्याची त्या ब्रह्मास्त्र त्या वानर श्रेष्ठावर रोखले त्याचा वध होणे शक्य नाही हे जाणून अस्त्राचे मर्म उत्तम प्रकारे जाणणाऱ्या इंद्रजिताने त्या महाबहू मारुत पुत्राला अस्त्राने पकडले अस्त्राने त्या वानराला राक्षसाने असे बांधून टाकल्यामुळे तो हालचाल बंद होऊन भूमीवर पडला मग ही प्रभू ब्रह्मदेवाच्या अस्त्राची पकड आहे त्याच्या प्रभावाने आपला वेग कमी झाला हे लक्षात येऊन आपल्यालाही पितामहाने दिलेल्या अनुग्रहाचा तो वानरवीर विचार करू लागला स्वयंभू मंत्राने तो ब्रह्मास्त्र मंतरलेले होते हनुमान पितामहाकडून मिळालेल्या वरदानाचा विचार करू लागला लोकगुरू ब्रह्मदेवांच्या प्रभावामुळे या अस्त्राच्या बंधापासून सुटण्याची माझ्या शक्ती नाही त्यामुळे हा स्वयंभू पितामहांच्या आज्ञेने झालेला अस्त्रबंध मी मानला पाहिजे त्या अस्त्राची वीरशक्ती त्याचप्रमाणे पितामहांनी स्वतःवर केलेला अनुग्रह लक्षात घेऊन आणि आपल्या सोडवणूक करून घेण्याच्या शक्तीचाही विचार करून त्याने पितामहांच्या आज्ञेचे पालन करण्याचे ठरवले अस्त्राने जरी मी बांधला गेला असला तरी मला धोका काहीच नाही कारण पिताह पितामह ब्रह्मदेव महेंद्र आणि वायू माझे रक्षण करीत आहे राक्षसांकडून पकडून घेण्यात सुद्धा मला मोठाच उपयोग दिसतो त्यामुळे माझा राक्षस राजाशी संवाद होऊ शकेल म्हणून शत्रु मला पकडू देत उद्दिष्ट निश्चित करून तो शत्रूहांता विचारपूर्वक काम करणारा हालचाल थांबवून गप्प राहिला जवळ आलेल्या शत्रूंनी बळजोरीने पकडून ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यावर तोंडसुक घेतले तेव्हा त्याने गर्जना केली मग त्या शत्रुमर्जनाला निश्चेष्ट झालेला पाहून त्या राक्षसाने त्याला तागाच्या तरतानी आणि झाडांच्या सालीच्या वस्त्राने मिळून बांधले शत्रूकडून जबरदस्तीचे बांधून घेणे आणि शत्रुवीराचे शिव्याशाप याची त्याला गंमत वाटली निदान कुतूहलाने का होईना राक्षस राजा मला बघण्याची इच्छा करेलच अशी खात्री त्याने बाळगली त्या झाडाच्या सालीने बांधताच तो वीर्यवान अस्त्राच्या बंधातून मुक्त झाला कारण अस्त्राचा बंध इतर बंधासह राहत नाही झाडांच्या वल्कालाने त्या श्रेष्ठ वानलाला बांधल्यावर अस्त्रातून जो सुटला हा विचार इंद्रद्रताच्या मनात आला आणि दुसऱ्या वस्त्राने बांधले सुद्धा, तो अस्त्राने बांधल्यासारखाच वागतो हे पाहून त्याला चिंता वाटू लागली अरे रे मी केवढे मोठे काम केले होते ते निरथक झाले या राक्षसाने मंत्रगतीचा विचार लक्षात घेतला नाही एकदा अस्त्राचा प्रभाव संपल्यावर पुन्हा दुसऱ्यांदा अस्त्र चालत नाही तेव्हा आम्ही धोक्यातच आहोत हनुमान अस्त्रातून सुटला पण त्याला स्वतःला ते माहीत नाही हा राक्षस त्याला ओढून घेऊन जात असताना त्या ते दोऱ्याने त्याला वेदना होत्या वेदना देणाऱ्याने ते क्रूर राक्षस त्याला बडवित होते त्या ते वानरला राक्षस राजाच्या समोर आणले त्याला झाडांच्या वरकलांच्या दोराने बांधल्यामुळे तो अस्त्रातून मोकळा झाला हे इंद्रजिताने पाहिले त्याने परिवारासह बसलेल्या राक्षसाला त्या बलवान वानरवीराला नेऊन दाखवले माजलेल्या हत्तीसारख्या त्या सर्वश्रेष्ठ वानराला बांधून राक्षसाने राक्षसराज रावणापुढे दाखल केले त्याला बघून राक्षसवीर आपापसात कोण हा कुणाचा कुठला याचे येथे काम काय कुणाला कुणाचं याला आश्रय अशी बोलणी करू लागले कोणी राक्षस याला ठार मारा किंवा जाळून टाका किंवा खाऊन टाका असे संतापून एकमेकात म्हणू लागले मार्ग आक्रमण केल्यानंतर एकदम त्या ते महात्म्याला तेथे राक्षसाधिपतीच्या पायातळी राजाचे वृद्ध सेवक आणि मोठमोठ्या रत्नांनी भूसलेले मंदिर दिसले महा तेजस्वी रावणाने त्या ते वानश्रेष्ठाला भयानक रूपाचे राक्षस इकडून तिकडून फरफटात ओढून आणत असताना पाहिले वानश्रेष्ठाने देखील तेज आणि बोल यांनी युक्त असलेल्या आणि सूर्याप्रमाणे दैदिप्यमान अशा राक्षसाधिपतीला पाहिले रागाने आपले तां तांबडे लाल डोळे गरघर -गर फिरवीत दशाननाने त्या वानराकडे बघितले आणि कुलाने आणि शीलाने उच्च असलेले मुख्यमंत्री जे तेथे बसले होते त्यांच्याकडे त्याला सोपवलं त्याने एकामागून एक त्या कपिला त्याचे काम काय हेतू काय हेतूचा मूळ आरंभ कुठं हे विचारले त्याने सांगितले मी वानर दूत आहे त्याच्याकडून इकडे आलो आहे सुंदरकांडाचा अठ्ठेचाळीसावा सर्ग समाप्तो